हात बर ऐकलंच का गे होत नाही आता मनवर धरणार वाटत अरे दिसत नाही दिली वाटत दिलात तुम्ही हातावर हालगुत कसा ना हात मारी भाज्या भाज्या अशा सत्ताधारण पिठी पिकाच्या घरात नवऱ्याला शंभर टोळी असले तरी कसे करून म्हणाला कार्तिक नाथाच्या धुळ्यात रे काय घेता अगदी नटून सजून गेली का म्हणजे कशा गळेचा प्रमाणे गेल्या अंगावर सगळे दागिने होते होते नाकाप नवी नी होती नवा शालू नीति होता नविंगा होता होता हा नी नविका अपना बोलने का रोटा फूल उतरू जाएंगे युवा अपना उतर तो अका फार ताल होता है तो, हो, तो, तो मन तो अरे परवा चेट्ठा लग्न वरा तिजा वे तीजा चिट्ठा चाला डोड़ी पैरा मधे खाता है झगडे बघून ना तोडायचे मोठ्या नखऱ्याने परपृाच्या अंगाला मुद्दाम काही टोप वाढली का था। की चिंताच्या डोळ्यापर्यंत ठरायचा नाही पण अलीकडे तो सबडाची मर्यादा का त्याला आज तू मला विचारण्याशिवाय नाचा का घे दिवसी हवे असं त्यात काय त्यात काय माझं तू की की आन्या, आन्या, आन्या, आन्या अरे देवांच्या दर्शनाला नव्हे घालणाऱ्या नटून सटून देवळात कारण यावेळेला सगळी नफत म्हणजे तिथं गोळा आहे अन्या अन्या अन्यास पाय जाय तुम्ही दुसऱ्या पूर्वी केली असती तर फूल पडला असता फूल अरे कोला असा त्याच्या बायकोची सरबदारी करतो काय माझा पगार शिकिय दोसरी जो भोपळा नोकलेला रामराव त्याला माझा पगार सुटतात तिथं मी राबूच्या कोट बघ पण झरी दाब लबायकडा म्हणणारा झाडाची महायला करा माझा पगार सुटतात नाही कशी मी तुला लबाई पाहिजे लक्ष वाईट की नाही बायक्रांची जाब लगाम भीती करून योग्य माझं आपलं म्हणणार असे विचार राहतात मी काय टाकून वाढवून जेव्हा संशय आपल्या सत्या कुठल्याला देवरा चित्रून दौरा तरी दुसरी लागले काम ठाणार आहे